श्रीपादशे वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे ना पाठ पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता वासुदेवांद सरस्वती सर्वे ना पाच श्री दत्त महात्म्य अध्याय सदोतिसावा श्री गुरुदत्तात्रेया गुरु, गुरु शिष्याला म्हणाले श्री दत्त गुरु का राजाला फार आनंद झाला मदालचा पुत्र आनंदित होऊन श्री दत्तांना म्हणाला आपण माझ्या चित्तात ज्ञान सूर्याचा उदय केलात मी या भवसागरात बुडत होतो माझा हात धरून आपण मला वर काढलेत व आनंदात मग्न करून ठेवलेत मी एकदाच आपल्याला वंदन केले त्याबरोबर माझ्यावर प्रसन्न होऊन माझे दुःख दूर करून मला ज्ञान दिलेत ही वंदन भक्ती फारच उत्तम आहे नमस्कार केल्याबरोबर तिने मला मुक्ती दिली देव गुरु आणि वेदांत यांची जन्मभर सेवा करावी अन्यथा कृतघ्नत्वाचा दोष लागतो असे महंत सांगतात प्रथम ज्ञान प्राप्ती म्हणून व नंतर कृतघ्नत्वाचा दोष न लागावा म्हणून हे लक्षात घेऊन जगत भगवद्रूप मानून जो सर्वान्न वंदन करतो त्याला कृतघ्न कोण म्हणेल वेद सांगतो कि इदम सदेव, हे जग ईश्वराहून मुळीच भिन्न नाही अविद्या हा गोकार व तिचा नाश करणारा रुकार। म्हणून अविद्येचा नाश करणारा ईश्वर हा गुरुच गुमविद्या ऋणद्दी गुरुरीश्वर ऐव सह गणेशो व्यसंयुक्तो विष्णुना समन्वित वर्णद्वयात्मको मंत्र चतुर्वर्ग फलप्रदा गणेश अग्नि व विष्णू यांनी युक्त हा मंत्र आगमुक्त आहे तो गुरु संसाराच्या बंधनापासून मानवाला मुक्त करतो हाच माझा मंत्र ह्याने मी पवित्र झालो आता मला इहलोकातील किंवा परलोकातील कोणतीही अभिलाषा नाही या देहाचे कातडे काढून त्याची पादरक्षा करून गुरूंच्या पायी घातली तरी त्यांचे माझ्यावरील ऋण फिटणार नाही हे उदार गुरुराया माझ्यावर कृपा करा मी तुमच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकणार नाही प्रत्युपकार मला माहित नाही म्हणूनच जे सद्गुरु हा उपकार माझ्या ठिकाणी जावा हे चित्त आपले सतत स्मरण ठेवू व देह पडेपर्यंत त्याला आपली विस्मृती न होवो असे म्हणून अलरकाने श्री दत्तांना लोटांगण घातले पुन्हा पुन्हा वंदन करून तो पुढे म्हणाला मी केवळ वंदन करून पाव झालो धन्य माता तिचा लेख पाहताच मी गुरुनाथांना भेटलो व त्यांचा कृपा हस्त माझ्या मस्तकी आला धन्य माझा बंधू तो केवळ दयेचा सागरच त्याच्या साधुत्वाला सीमा नाही त्याने माझे हित साधून दिले त्याच्या कृपाळू दृष्टीने माझ्यावर कृपेची वृष्टी केली या सृष्टीवर धुंडून सुद्धा असाही तैशी साधू दिसणार नाही त्याच्या वात्सल्याला सीमा नाही आपला नित्यक्रम सोडून वनातून येऊन त्याने महेश्वराप्रमाणे माझे हित केले धन्य तो काशी राजा त्याने माझ्यावरचा स्नेह सोडून देऊन मला राज्याचा वियोग घडविला आणि हे महान कार्य करचे कोश लुटले सैन्य नष्ट केले व माझे लोक उलटविले व सर्व कृत्यांनी माझे हितच साधले हा विनाश झाल्यानेच मला आईच्या उपदेशाचे स्मरण झाले त्यामुळे मला हा परेश भेटला त्याने मला आशेच्या बंधनातून मुक्त केले सर्व समृद्धीची प्राप्ती होणे ही ईश्वराची अवकृपा जाणावी या उलट धन इत्यादींची आपत्ती ही ईश्वरकृपाच समजावी सोने प्राप्त झाली की मनुष्याला उन्मत्तपणा येतो व दृष्टी उपराटी होते हे मुळीच नवल नाही कनकनावाच्या धोत्र्याचे सेवन केल्याने क्षणात उन्मत्तपणा येतो हे सर्वच जाणतात अगणित वित्त प्राप्त झाल्याने मी उन्मत्त झालो व माझे चित्त विषय सेवनात बुडून गेले संत महंत मला ओळखू येईनात ज्याला मुनी मान देतात त्या माझ्या सख्या भावाने वनातून येऊन स्वतःचा भाग मागितला असता मी मूर्खपणाने त्याचा धिक्कार केला त्याला राज्याची काय चाड होती बरे तो अतिशय दयाळू म्हणून त्याने माझ्या डोळ्यात दारिद्र्याचे अंजन घातले आणि ज्ञानरूपी प्रकाशाने माझे नेत्र पूर्णपणे उघडविले धन्य ती माऊली तिच्या कृपेची सावली होती म्हणून ही आपली सोय आपणाला प्राप्त झाली धन्य हे अज्ञानांधकारहारक गुरु चरण त्यांना शरण जाताच माझे जन्म मरण संपले जी शम व दम ह्यांचे हरण करते वैराग्याला दूर लोटते त्या गृहस्थिला सोडून देऊन आता दूरवनात जावे हे बरे गृहात प्रव्रजितो धीर पुण्यतीर्थ जलाप्लुता गृहत्याग पुरुष पुणूपी तीर्थात स्नान करतो असे स्मृती सांगते हे लक्षात ठेवले नाही तर मतीभ्रंश होऊन भगवंताचे विस्मरण होईल राजाचा असा निश्चय ऐकून दत्तात्रेय त्याला म्हणाले अलरका तू बंधूंचे पाय धरण्यास जा त्याच्या प्रयत्नामुळेच तुला हा मार्ग सापडला तेव्हा आता प्रथम त्याला जाऊन भेट तू कृत्य झाला आहेस आता तुला हंकाराचा वारा लागणार नाही यानंतर तुला अवडेल त्या स्थितीत तू रहा आत्मा हा संगरहित असून जग इंद्र, इंद्र प्रमाणे आहे असे ज्ञान झाल्यावर चित्तात वासनेची रंग उठणार नाहीत वेद प्रमाणाने जे ज्ञान झाले आहे त्याचा पुन्हा विनाश झाला आहे असे त्रिभुवनात शोधून सापडणार नाही तेव्हा हे सख्या तू आता कोठेही जा तुला भय प्राप्त होणार नाही असे म्हणून दत्तात्रयांनी अलर्काला दिले त्याबरोबर अलर्काच्या देहावर रोमान उभे राहिले त्याचा कंठ भरून आला आणि डोळेही भरून आले देहभान हरपून तो निश्चल झाला त्याचे बाह्याभ्यांतर भान क्षणात सुटले ज्या सुखाला मोजमाप नाही जी स्थिती योग्यांना ठाऊक नसते असे सुख व स्थिती तो भोगू लागला प्रेमळ भक्ताच्या ह्या अवस्थेचे वर्णन करणे सर्वथा अशक्य आहे कोटी जन्मानचे पुण्य जेव्हा मूर्तिमंत उदयास येते तेव्हाच भक्तीची स्थिती प्राप्त होते भक्तीची प्रकार जरी चार सांगितले आहेत तरी त्यामध्ये ज्ञानोत्तर भक्ती श्रेष्ठ जाणारवी निसीम भक्तीची जस सर सायुज्य मुक्तीला मुळीच येणार नाही भगवंताशी नित्ययुक्त असलेला ज्ञानी भक्तच परममोक्ष पावतो कारण तो सर्वथा प्रेमरसात बुडालेला असतो भक्ती रसाची गोडी तोच पूर्णतः चाणतो व त्याचा परमानंदही तोच स्वच्छंदपणाने अनुभवतो फार काय सांगावे मुकुंद स्वतः सच्चिदानंद व स्वच्छंद असूनही त्याला हा अखंड आनंद ठाऊक नाही म्हणून तो अभिमानाला बाजूला सारुण अवतार धरतो व भाव लुब्ध हो। निरंतर भक्तांच्या सन्नीध राहतो प्रेमळ भक्ता वाचून त्याला पडत नाही म्हणून लाज सोडून भक्तांच्या अधीन होऊन राहतो प्रेम ही अशी आहे हिलाच एकांत भक्ती म्हणतात हिच्यावरून चारही मुक्ती ओवाळून टाकाव्या ही भक्ती अलरकाला विनासायास लाभली त्याच्या दैवाचे वर्णन ब्रह्मांडात कोणाला करता येईल काय श्री दत्तात्रयांची मूर्ती अत्यंत लावण्यपूर्ण आहे मुख कमलपुष्पासारखी प्रफुल्ल असून त्यावरून सुहास्य ओसंडते आहे नेत्र चपल आहेत ते प्रेम आणि ओथम्मलेले आहेत दोन्ही कर अभय देत आहेत कंठ शंखा प्रमाणे निमूळता आहे वक्षस्थळ सुचिन्न युक्त व विस्तीर्ण आहे पोट पानासारखे पातळ व मऊ आहे त्यांची नाभी खोल भोर्या प्रमाणे गोल आहे मांड्या केळीच्या खांबाप्रमाणे सरळ व रसरशित आहेत त्यांच्या निरूपमचरणांवर वज्र अंकुश ध्वज व पद्म ही परमपवित्र चिन्हे आहेत त्यांचे रूप अद्भूत आहे त्या रूपाच्या जाळ्यात रूपी मत्स्य निश्चित सापडतो जे मन जिकडे तिकडे धाव घेते पण ज्याला कुठेही विश्रांती मिळत नाही ते चहकडे भटकून भगवंताच्या रुपात ठाव घेते एकदा ते स्वरूप दिसले की ते चित्त अजिबात हलचाल न करता चिकटून राहते प्रयत्न करूनही हलत नाही ज्यापासून सुटका होऊ शकते ते कसले मोहक ज्यापासून मन मागे फिरत नाही ते हे भगवत अतर्क्य आहे मधाला चिकटलेल्या माशीला जसे उडता येत नाही तसे ह्या मनाला भगवंताचे रूप सोडवत नाही वन हा इंद्रियांचा अधिपती आहे त्याने स्वरूपाचा आश्रय केल्यावर इंद्रियांना बाहेर धाव घेण्यास वाव मिळत नाही धन्याला सोडून सेवक इतरत्र जात नाहीत त्याप्रमाणे आपला राजा ज्या ठिकाणी स्थिर आहे ते स्थान सोडून इंद्रिये जात नाहीत सेवक श्रीमंत धन्याबरोबर बाहेर गेले असता धन्याला मेजवानी झाली की सेवकांना न मागता त्याचप्रमाणे मनाला परमानंद प्राप्त झाला म्हणजे ही तृप्ती होते व खेद मावळतो हा स्वाद दुर्लभ आहे ध्यान घडले म्हणजे मन ईश्वराच्या रूपात मग इंद्रियही ते स्थान सोडत नाहीत तशी अलर्काची स्थिती झाली त्याची मती दत्तरूपात रमली तिची गती खुंटली वृत्ती मुळीच हलेना, त्याची अशी स्थिती पाहून श्री दत्तांनी त्याचा हात धरून म्हंटले अलरका मी सांगतो ते ऐक आता तुझे मन माझे ध्यान सोडणार नाही तू आता जाऊन बंधूला भेट मग वनात जाऊन माझ्या रूपात लीन होऊन मदाकार होऊन तू वासनारहित असा राहाशील दत्तांचे असे बोलणे ऐकून नलरकाने हात जोडून त्यांचे ध्यान चित्तात करून पुढील प्रमाणे स्नवन केले हे ब्रह्मदेवा हे वासुदेवा तुम्हाला मी नमस्कार करतो तुम्हीच सद्भाव पूर्ण वामदेव आहात हे सज्जन रंजना दुष्टांचे पारिपत्य करणाऱ्या दुःख व भयनाशका शोक शमन करणाऱ्या दीनजनांच्या कैवाऱ्या केशवा मला तार आणि भव पार कर हे दैत्यजनांना शिक्षा करणाऱ्या पतित जनांना पावन करणाऱ्या शत्रूंना दाह निर्माण कोप कोपदहना ताप नाहिसा करणाऱ्या शिवा पापदमना तुझ्या चरणी ह्या जीवाला विश्रांती दे तूच सच्चिदानंद व प्रत्यगात्मा आहेस असे वेद बोलतो ते मला पूर्णपणे समजले तू सर्वांचा आधार व कारण आहेस स्वतःच्या इच्छेने तू नराचे रूप घेतले आहेस व स्वतःच्या इच्छेप्रमाणे वर्तन करतोस तुझे रूप वाणी आणि मन यांना अगोचर आहे ब्रह्म आणि ईश हा माया उपाधीमुळे होणारा भास असून जीव व प्रत्येकात्मा हा विद्येमुळे होणारा भास आहे अविद्या आणि माया ह्यांचा निराश झाला म्हणजे जीव व ईश्वरता भासत नाही एकमेव तुझे रूप उरते दोरीचे ठिकाणी सर्पाचा भास होतो त्याप्रमाणे तुझे ठाई हे जग भासते ज्ञान झाले की तो भास राहत नाही जे पूर्वी नसते अंतिही नसते परंतु मध्येच भासते ते कालत्रयी नसते श्लोकार्थ आदवंते चन्नास्ती वर्तमाने पिततता जोपर्यंत भ्रम झाला होता तोपर्यंत जगाची सत्यता वाटली तुझ्याच प्रसादाने ती आता नाहीशी झाली तुझी कृपादृष्टी पडताच मी धन्य झालो आणि जीवपणा नाहीसा होऊन ब्रम्हताी आली तूच साक्षात ब्रि मला प्रचिती येऊन अद्वैताचे ज्ञान झाले माझ्यातील मी तूपणा शांत झाले तरीही तुझे भजन व्हावे म्हणून माझे मन विकल्प हे भजन चालविते आहे म्हणूनच ते देव मानते आहे मी जीव व तू शिव मी भक्त व तू देव असा हा भक्तिभाव आहे हा भाव ठेवल्याने भजनाचा गोडीला व आनंदाला मोज माप नाही अभाव असे कोण म्हणेल असे प्रेमयुक्त होऊन हे भजन केल्याने तुझ्या रूपात मन लपते ध्याता व ध्यान या दोन्ही गोष्टी विसरतात असे मन लीन झाले की त्याचे पुन्हा उत्थान करून भजन घडवू हीच आम्हाला करा म्हणूक वेदांच्या मते जरी तो अजन्म असला तरी तरी ज्याला अत्रिपुत्र म्हणतात त्याचे षडभुज रूप मला आवडते तोच तू सगुण रूपात आहेस परंतु तुझे गुण पूर्णतः कोण जाणतो तुला अनंतपणा शोभतो तू केव्हा विप्र होतोस कधी क्षत्रिय होतोस कधी वैश्य शुद्र संकरीत बाल वृद्ध किशोर प्रौढ सूज्ञ किंवा गूढ दिसतोस व वागतोस केव्हा तू भोगी कधी आसक्त विरागी किंवा योगी भासतोस तू पापाने विद्व नसणारा परंतु कधी अशुद्ध भास्तोस, तर कधी शुद्ध कधी बुद्ध व कधी अबुद्धाप्रमाणे भास्तोस। तू मायेचा नियंता सर्व इंद्रियांचा स्वामी विज्ञानेश असूनही अनीश, म्हणजे परतंत्र भासतोस अशीही तुझी लीला ब्रह्मादिकांना कळत नाही हे अनंत ब्रह्मांड नायका तुला नमस्कार असो जो आमचा मोक्ष तोच तू समोर आहेस वेदजाला परोक्ष म्हणतात तो तू आम्हाला प्रत्यक्ष आहेस तू श्रुतींनी गाईलेला धर्माधर्माच्या पलीकडचा असलास तरी आमचे अमृत आहेस हे त्रिवार सांगतो मी करावयाचे सर्व केले आहे मिलावयाचे मिळविले आहे पहावयाचे पाहिले असून अनुभवायाचे ते अनुभवले आहे आता मी तूपणाची वार्ता कोण करील तथापि प्रारब्धाला अनुसरून सांगतो की आपली अज्ञामाला शिरसावंद आहे असे मनु नलर्काने श्री दत्तात्रेय चरण मिठी घातलींस परीव्राजकाचार्यवर्गुरदेववासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्मत्मे सप्तः श्री, श्री गुरुदेव दत्तात्रेयापणमस्तु सरस्वती सर्व पाठ पाणीशल्लभ ने दत्ता गम्य वासुदेवानंद सरस्वती सर्व पाठ पा